वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग चौथा अगच्छ्यांनी सांगितलेल्या या गोष्टीने रामाला असा विस्मय वाटला की लंकेत पूर्वी राक्षसांची उत्पत्ती झाली कशी आपले शीर हलवून त्रेताग्नीसारखे तेजस्वी शरीर असलेल्या अगच्छ्यांकडे वर्चर्पात आश्चर्य व्यक्त करीत राम म्हणाला पूर्वी सुद्धा ही लंका राक्षसांचीच होती हे आपले वचन ऐकून मला मोठा विस्मय वाटतो यांच्याहून सुद्धा काय ते अधिक बलवान होते ब्रह्मन त्यांचा पूर्वज कोण होता आणि त्या पराकाष्ठेच्या बलशाली पूर्वजाचे नाव काय होते कोणत्या अपराधामुळे विष्णू ने यांना अशा प्रकारे पळवून लावले पवित्रमुने हे सर्व मला विस्ताराने सांगा मला हे मोठे कुतूह आहे ते सूर्य जसा अंधार घालवत तसे घालवून टाका <coughs> रामाचे हे संस्काराने शोभणारे शुभ बोलणे ऐकून विस्मित झालेले अगच्य रामाला म्हणाले पूर्वे पाण्यातून जन्म पावलेल्या प्रजापतीने अप महासत्व निर्माण करून त्या रक्षणाकरता कमलोद्भव ब्रह्मदेवाने काही सत्वे निर्माण केले ती सत्वे सत्व निर्माण निर्मात्यापाशी नम्र होऊन उभी राहिले ती भूक आणि तहान यांच्या पिढेने मानवान जणू हसत म्हणाला यत्नपूर्वक रक्षण करा तेव्हा रक्षाम असे काहीने आणि यक्षामह म्हणजे यजन करू असे इतरांनी म्हणजे जे भूकेलेले आणि न भूकेलेले होते त्याने सांगितले तेव्हा भूताना उत्पन्न करणारा प्रजापती त्याने म्हणाला रक्षामहा असे जे तुमच्यापैकी म्हणाले ते राक्षसवाद आणि प्रहेती नावाचे दोन भाऊ राक्षसांचे मुख्य झाले ते मधु आणि कैट यांच्यासारखे शत्रूना जिंकणारे होते प्रहेती हा धार्मिक वृत्तीचा म्हणतो तपोवनात गेला हे तीवाह विवाहाचा पराकाष्ठेचा येत करू लागला काण कुमारी भया नावाची अतिशय भयंकर होती तिच्याशी त्या महान महामतीने राक्षश्रेष्ठ विद्युत केश नावाचा पुढे विख्यात झालेला पुत्र उत्पन्न केला हे ती पुत्र विद्युत केश हा तळपणाऱ्या सूर्यासारखा तेजस्वी होता तो महा पाण्यात कमळ वाढावे तसा वाढू लागला तो राक्षस जेव्हा सुरेख यवना प्राप्त झाला त्याचे लग्न करण्याचा पित्याने विचार केला त्यासाठी संधेची मुलगी जी प्रभावाने संधेप्रमाणेच होती तिची राक्षस्रेष्ठ हितीने पुत्रासाठी निवड केली कुणाला तरी कन्या द्यायचीच आहे असा विचार करून संधेने रामा आपली मुलगी विद्युत केशाला दिली संधेची मुलगी मिळाल्यावर विद्युतकेश राक्षस तिच्याशी इंद्र पौलोमिशी व्हावा तसा रममान होऊ लागला काही काळानंतर रामालकंटकेला का, विद्युतकेशापासून समुद्रापासून मेघराशी निर्माण व्हावी तसा गर्भ राहिला तो मेघराशी सरका गर्भ घेऊन ती राक्षसी मंदर पर्वताला गेली आणि गंगा अग्नीपासून मिळालेला गर्भ जसा प्रसवली तशी तेथे प्रसवली विद्युतकेशाशी रममान होण्याची इच्छा धरून तिने तो गर्भ टाकला आपले पोटचा पुत्र टाकून देऊन ती पती बरोबर रमाण होत राहिली तो टाकलेल्या मेघासारख्या आवाजाचा गर्भ हो। शरद ऋतूतील सूर्यासारखे तेजस्वी शिशू होऊन तोंडात मूढ घालून हळूहळू रडू लागला त्यावेळी पार्वतीसह शिव वृषभावर बसून वायू मार्गाने जात होते त्याने तो रडण्याचा स्वर ऐकला त्याने आणि उमेने राक्षसांचा तो पुत्र रडत असलेला पाहिला आणि पार्वतीच्या मनात करुण भाव उत्पन्न झाल्यामुळे त्रिपुरनाशक शंकराने त्या राक्षसपुत्राला त्याच्या मातेच्याच वयाचा केले आणि त्याला देव करून अक्षर अव्यय महादेवानी पार्वतीचे प्रिय करण्याकरता आकाशातील पूर त्याला दिले राजपुत्रा उमयनेही राक्षसीला वर दिला की तुम्हाला तत्काळ गर्भ राहील तत्काळ होईल आणि त्या मुलाला मातेच्याच वयाची प्राप्ती होईल तो महान महामती सुकेश या वरदानाने गर्व हो प्रभु शिवाच्या शिवाज वैभव और आकाशेल पूर प्राप्त कर इंद्रासारखा सर्वत्र फिरू फिर उत्तरकंडा चौथा सर्ग समारोह